शामची आई लेखक साने गुरुजी वाचक वाबले। रात्र आईचे आई चमृतिश्राद्ध गड़्यांनो आज शेवट आहे हे संगावा श्राद्ध आज मी समाप्त करना हृदया स्मृतींचे अनंत तारे आहेत त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे माझ्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच परंतु पशुपक्ष्यांचेही होते मोऱ्या गाईवर आईचे प्रेम व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी मागे सांगितले आहे आता मांजरीची गोष्ट सांगावयाची मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे तिचे नाव मथी मथी आईची फार आवडती आईच्या पानाजवळ जेवा वयाची इतरांनी घातलेला भात ती खात नसे आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवा वयाला येई मथी नेहमी आईच्या भोवती भोवती असायची आई शौचास गेली विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जावायची आईच्या पायात शेपटीचे फलकारे देत नाचायची त्या मांजरीची आईवर फारच माया होती माझ्या आईचा तिला आतोनात लढा होता आईचे आजार पण वाढत चालले तस तशी नीट खात पीत नाशी झाली आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिलेना, ना इतरांनी दुधाचा दह्याचा तुपाचा भात तिला घातला तरी ती दोन शिते खाई व निघून जाई आईने नुस्ता भात घातला तरी तिला दूध तूप भरपूर मिळत असे परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करीत होती जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली त्या दिवसापासून मथिने अन्न पाण्यास स्पर्श केला नाही आई ज्या खोलीत मेली तेथे आम्ही दहा दिवस मृतात्म्यासाठी दुधपाणी ठेवत असू तशी पद्धत आहे परंतु मथी त्या दुधास शिवली नाही आई मेली त्याच खोलीत बसून राहिली म्यावम्याव म्हणून हाकही ती मारी नाशी झाली तिने अनशन व्रत व मौन व्रत जणू घेतले तिसऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीने त्या मांजरीने प्राण सोडले माझ्या आईची मांजरी, आई मांजरी आई फाट गेली माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विस्मय वाटले आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आमच्या आईवर अधिक होते आमच्या प्रेमाची आम्हाला लाज वाटली मी मनात म्हटले आई माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू या मांजरीच्या प्रेमाचा पासंगालाही माझे प्रेम पुरणार नाही मित्रांनो अशी माझी आई होती जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते माझ्या आईनेच मला सारे दिले माझ्यात जे चांगले आहे जे पवित्र आहे ते सारे तिचे आहे माझी आई गेली पर भारत माते चा साथी मला तयार मात सा माला तैयार कर स्वतः हृदया खंजीर बोकसुन घ चिठ्ठी लिवन मू तू लड़ाईसोहत तू सापड़ा तुझा मार्गती मोह मी दूर करते आई जिव्य दृष्टि हा श्यामोहत गुरफटेल फक्त माझीच या साडे तीन हा देहाचीच पूजा करीत बसेल असे तिला वाटले असेल इतर बंधू भगिनीस सेवा करावयास तो जाणार नाही स्वातंत्र्य युद्धात तो मातृ मोहाने पडणार नाही म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ दे एकच नव्हे अनेक आया श्यामला मिळू देत यासाठी माझी आई निघून गेले असेल या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली जिकडे तिकडे आता माझ्याच आया उत्तमाची आई ती माझीच आई दत्तूची आई ती माझीच आई गोविंदाची आई ती माझीच आई वसंतरावांची आई ती माझीच आई कृष्णाची आई ती माझीच आई सुभाणाची आई ती माझीच आई साऱ्या माझ्या आया हो माझा, ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली वही दिव्य दिव्यदृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत देहमय ही दूर केला त्या आईची थोरवी मी कोटवर वर्णू हे वोट असमर्थ आहे, ते प्रेम ती कृतज्ञता ती कर्तव्यबुद्धी ती सोशिकता ती माधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो एक दिवस मातीची सेवा करता करता या विराट व विशाल मातीची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथीमाऊप्रमाणे माझेही सोने हो माझ्या आईचे सोने झाले तिच्या श्यामचेही हो